श्री गणेशायन महा सारस्वती ज्ञानेश्वरी अध्याय चौथा मागील अध्यायातील कथाभागाचे श्रवण झाल्यानंतर त्याचे मन होऊन त्याचाच निदिध्यास ध्यास लागल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज उत्प्रेक्षा करतात आज काना उजाडले त्यांचा भाग्योदय झाला कारण त्याने गीतेचा ठेवा पाहिला जागृत झाल्यावर स्वप्नातील गोष्ट खोटेशी भासते पण ती खरी झाली आधीच आत्मविचाराची गोष्ट त्यात श्रीकृष्ण जगजेठी प्रतिपादन करणारा आणि भक्त शिरोमणी अर्जुन ऐकणारा जसा कोकिळेचा मंजूळ पंचमस्वर आणि त्यातच उत्तम सुवास आणि गोडी या तिहीपासून आनंद होतो तसा या कथेपासून आनंद झाला आहे दैवाची थोरवी काय वर्णावी की जिच्यामुळे श्रोत्यांची जपतपे फळास येऊन अमृतरूप गंगाच त्यांना प्राप्त झाली म्हणून सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाच्या ठिकाणी वास करून कृष्णार्जन कृष्णार्जुन रूप गीते ते सुख घ्यावे तेव्हा संत मंडळी ज्ञानेश्वर म्हणाली की आता तुझा पाल्हाळ व अधिक प्रसंग पुरे करून कृष्णार्जन जे बोलते होते ती कथा आम्हाला सांग त्यावेळेस संजय धृतराष्ट्रास म्हणाला सत्वगुणांयुक्त झालेला जो अर्जुन त्याला अतिप्रेमाने श्रीकृष्ण म्हणाले जे गुहे आपला पिता वासुदेव वसुदेव माता देवकी वो बंधू बलराम ह्याचे सांगितले नाही ते अर्जुनास सांगितले लक्ष्मी देवी नेहमी सन्मीत असणारी पण तिलाही ज्या प्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही त्या कृष्ण प्रेमाचा उमाळा आज पार्थावरच आला असे समजावे सनकाधिक त्याची बहुत दिवसापासून इच्छा करीत होते पण त्यांनाही इतक्या योग्यतेचे ते प्रेम प्राप्त झाले नाही पार्थाने असे कोणते महापुण्य केले की ज्या योगाने त्या ते ठिकाणी जगदीश्वराचे अनुपमेय प्रेम दृष्टीस पडते पहा की ज्याच्या प्रीतीकरता निराकार साकार झाला यावरून मला तर असे वाटते की ह्या दोघांची स्थिती म्हणजे देह जरी भिन्न आहे तरी दोघे एकरूपच आहे एरवी हा भगवान योग्यांचे हाती लागत नाही वेदालाही कळत नाही व त्या ते ठिकाणी ध्यानाचीही दृष्टी पोहोचत नाही असा जो आत्मस्वरूपी भगवान व जाला आधी आणि अंत नसून जो अचेल आहे तो कोणत्या कारणाने अर्जुनावर कृपांत झालाय हा त्रैलोक्य रूप वस्त्राचा संकोच विस्तारांचे अधिष्ठान आहे त्रैलोक्य हे त्यांचे रूप असून त्याची घडी करून हा उतार घेऊन आलाय आणि आकाराच्या पलीकडला असून हा अर्जुनाला इतक्या प्रेमाने कसा स्वाधीन झाला न कळे श्लोकार्थ <coughs> पहिला भगवान म्हणाले हा नाशरहित कर्मयोग आम्ही पूर्वी सूर्याला सांगितला सूर्याने मनूला सांगितला आणि मनूने ईश्वाकूला सांगितला मग श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले हाच कर्मयोग आम्ही पूर्वी विवस्वानाला सूर्याला सांगितला परंतु या गोष्टीला पुष्कळ देऊ झाले मग त्या विवस्वान सूर्याने हा सर्व योग वैवस्वत मनूला सांगितला आणि मनूने त्याचे आचरण करून ईश्वाकू नामक आपल्या पुत्रास त्याचा उपदेश केला अशी ही मुळापासून परंपरा चालत आली आहे श्लोकार अर्जुना अशा परंपरेने प्राप्त झालेला तोच योग पुष्कळ काल गेल्यामुळे ह्या लोकी नष्ट झालाय पुढे आणखीही काही राजर्षीना हा योग, योग माहीत होता परंतु त्यानंतर कोणालाही तो माहीत नाही कारण प्राणीमात्राची आवड विषय सेवनाविषयी असून देहावरच विशेष प्रेम असल्यामुळे त्यांना आत्मबोधाचा विसर पडला अस्तिक्य बुद्धी आठ मार्गाने गेल्यामुळे विषय सुख म्हणजेच इति कर्तव्य असे लोकांना वाटून ते जीवावरच्या सारखेच विषयोपाधीवरही प्रेम करू लागले असे पहा की नग्न लोकांच्या गावी उंची वस्त्रांची चाड काय असणार किंवा जन्मान झाला सूर्याचा काय उपयोग सांगरे किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण मानील अथवा कोल्ह्याला चांदण्यापासून कसा आनंद होईल तसेच चंद्रोदयापूर्वी ज्याचे डोळे फुटतात म्हणजे मिटतात ते कावळे चंद्रास कसे ओळखतील त्याप्रमाणे ज्याने वैराग्याचे शिवसुद्धा पाहिले नाही आणि ज्यांना विचाराचे नाव देखील माहीत नाही आणि त्या मूर्खांना मध्ये परमेश्वराचा लाभ कसा होईल हा मोह कसा वाटला हेही हे काही कळत नाही पण त्यामुळे बहुतेक काळ गेला आणि म्हणून या लोकी हा योग बुडाला श्लोकार तोच हा पुरातन व उत्तम रहस्य रूप असा योग मी तुला सांगितला कारण खर तू माझा भक्त व सखा आहेस हे कुंतीसुद्धा खरोखर तोच हा योग तुला तत्वत आज आम्ही सांगितलंय तू काही काही सुद्धा शंका धरू नको हा योग म्हणजे माझा जीवगी प्राण आहे परंतु तुझ्यापासून तो चोरून कसा का ठेवावा कारण तू माझा फार आवडता भक्त आहेस धनुर्धरा तू केवळ प्रेमाची मूर्ती असून भक्तीचा जिव्हाळा जिवलग मित्रत्वाचे तर केवळ जीवन आणि माझ्या विश्वासाचे ठिकाण आहेस तेव्हा तुझी वंचना कशी करावी आपण जरी युद्धास सिद्ध झाला तरी क्षणभर ही युद्धाची गडबड आहे ती बाजूस ठेवून न घाबरता प्रथम तुझे अज्ञान आम्हा दूर केले पाहिजे श्लोकार्थ चौथा अर्जुन मनाला कृष्ण तुम्हारा जन्म अलीकड़ा सूर्य तो प्राचीन कर्ता तुम्ही त्याला प्रथम योग संगित हे मी कसे खरे मानवे अर्जुन मन तो कृपा निधि श्रीहरी आई ने अपने लेकर प्रेम के लिए आश्चर्यते को संसार थक सावली व दीन अनाथ जन मवली है खरोखर आम जन्म तुमसे कृपेम देवा आईला पांगळे मूल झाले तर त्याच्या जन्मापासून तिला त्रास सोसावा लागतो हे सर्व तुम्ही जाणता तर आम्ही तुमच्यापुढे तुमचे महत्व काय बोलावे आता मी जे काही विचारणार आहे त्याकडे चांगले लक्ष द्यावे व त्या गोष्टीचा राग मनात आणू नये हे अनंता तुम्ही जी मागील गोष्ट म्हणून सांगितली सूर्याला हा कर्मयोग सांगितला त्याची ती माझ्या मनाला मुळीच रुचत नाही सूर्य म्हणजे कोण हे आमच्या वाडवडिलांसुद्धा माहीत नाही तर त्याला आपण कधी व कसा उपदेश केला तो सूर्य तर फार जुनाट आहे असं ऐकतो आणि आपण तर श्रीकृष्णा हल्लीच आहे म्हणून या गोष्टीत आम्हाला विरोध दिसतो तशातून देवा तुमचे चरित्र काही आम्हालाच कळत नाही तेव्हा आपण म्हणता ते खोटे आहे असे तरी आम्ही एकदम कसे म्हणावे तेव्हा मी सूर्याला उपदेश केला हे जे आपण म्हणता ते मला समजेल अशा रीतीने स्पष्ट सांगा श्लोकार्थ पाचवा श्री भगवान म्हणाले Hey, शत्रुतापना अर्जुना तुझे बहुत जन्म त्या गर्वे स्मरण मला है तुला मेहनत नहीं कृष्ण मनाले अर्जुना ज्यास तू सूर्य होता आम्मी नव तो अशी जरी तुझा मन शंका आली तरी तुला माहित नहीं कि तुझे व मजे जन्म पुष्कालंतु तुझा जन्मांच तुला आठवण नहीं अर्जुना मी ज्या ज्या वेळेस जे अवतार घेतले त्या थ, थ, सर्व अवतारांचे मला स्मरण आहे श्लोकार्थ सहवा मी जन्मनाशरहित व सर्व भूतांचा नियंत्रता असूनही स्वकीय प्रकृतीचा स्वीकार करून आपल्या मायेने जन्म घेतो म्हणून मला मागील सर्व गोष्टींचे स्मरण आहे मी अजन्मा असूनही मायेचे योगाने अवतार घेतो माझे अव्ययत्व नाहीसे होत नाही पण अवतार घेणे तो संपवणे हे जे भासते ते मायेच्या योगाने माझ्या ठिकाणीच भासते माझा, माझा स्वातंत्र्याचा तर भंग होत नाहीच पण मी कर्माधीन आहे असे जे लोकांस वाटते ते भ्रांतीमुळे वाटते बाकी खरोखर पाहता तसे काही नाही किंवा एकच वस्तू आरशाच्या योगाने दोन ठिकाणी दिसते पण वस्तुस्थितीचा विचार केला तर त्या दोन दोन का आहेत त्याचप्रमाणे अर्जुना मी तर निराकारच आहे पण जगत कार्यासाठी मायेचा स्वीकार करून नटाप्रमाणे बाह्यता आकार धारण करतो श्लोकार्थ सातवा अर्जुना जेव्हा जेव्हा धर्माला क्लानी येते आणि अधर्म उठाव घेतो तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो देवडे म्हणून धर्म आहेत त्यांचे म्या युगायुगांचे ठाई रक्षण करावे असा हा क्रम अगदी मुळापासून चालत आलेला आहे म्हणून ज्या ज्यावेळी अधर्माने धर्माचा रास होतो <coughs> त्यावेळी मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो व निराकारपणाची आठवणही धरत नाही श्लोकार्थ आठवा साधूंचे रक्षण करण्याकरिता दुष्टांचा समूळ नाश करण्याकरता व धर्मस्थापन करण्याकरता मी युगायुगांच्या ठिकाणी अवतीर्ण होतो त्यावेळी आपल्या भक्तांच्या कैवाऱ्याने मी देह धारण करून अवतार घेतो आणि मग अज्ञानरूप अंधारास घेऊन टाकतो अधर्माची मर्यादा तोडतो दोषयुक्त लिखाणे फाडून टाकतो आणि जे साधू आहेत त्याचकडून सुखाचे ध्वज उभारवितो दैत्यकुलांचा नाश करतो साधूंना योग्य मान देवतो आणि धर्म नीती यांची ओटी भरतो म्हणजे गाठ घालतो अविचाररूप दिव्याची कादळी वाढून विचाररूप दिवा प्रज्वलित करतो त्यावेळी योगी लोकांना निरंतर आनंदाची दिवाळीच भासते मग सत्सुखाने सर्व विश्व जिकड़े तिकड़े लोग धर्म आचरण करता भक्तजन सत्व गुणा परिपूर्ण होता अर्जुना अवतार प्रकट हो पर्वत नहीं व पुण्या का उदय होते अशा काम करता मी युगा अवतार धारण करते पर जगत ज्ञा हो श्लोकार् नव्वा अर्जुना अशा प्रकारे माझे जन्म व कर्म दिव्य आहे असे जो यथार्थ जाणतो तो देहत्यागानंतर पुन्हा जन्मास येत नाही तर मजप्रत प्राप्त होतो माझे अजत्त्व कायम कायम असून जन्म घेणे व अकर्तृत्व कायम असून कर्म करणे असे जे माझे स्वरूप ते जो निशंक जाणतो तोच परमयुक्त परममुक्त होय तो देहाच्या संबंधाने जरी चालला तरी तो चालत नाही आणि त्याने देह धारण केला तरी तो देहभावाने आकळला जात नाही मग मेल्यावर तो माझ्या स्वरूपात येऊन मिळतो श्लोकार्थावा ज्यांचे काम भय क्रोध हे दोष गेले आहेत व ते मध्रूप होऊन माझाच आश्रय करून राहिले आहेत असे ज्ञानरूपतपाने पवित्र झालेले पुष्कळ ज्ञानी माझ्या स्वस्वरूपाला पावले एरवी मागील व पुढील गोष्टींचा जे शोक करीत नाहीत आणि जे वासनारहित असतात ते कोणत्याही वेळेस क्रोधाच्या मार्गाला जात नाहीत जे विषय प्रीतीरहित आहेत जे नेहमी माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीमुळे आपल्यास धन्य मानतात आणि माझ्याच सेवेकरता जे वाचले आहेत जे ज्ञानाच्या बोधाने संतोष पावतात व विषय प्रीतीरहित झाले आहेत जे तपाच्या तेजाचे ते राशी किंवा ज्ञानाचे एकमेव घरच अथवा जे तीर्थालाही पवित्र करणारे तीर्थरूप आहेत ते माझ्या स्वरूपास सहज येऊन मिळतात आणि मद्रुपत होतात त्यांच्यात माझ्यात भिन्न भाव नसतो सांग की कळकटपणावर रंग अजिबात नाहीस झाला तर मग पितळ आणि सोन ह्यात काय अंतर आहे त्याचप्रमाणे जे यमनियमादी अष्टांग योगात पारंगत होऊन तपाने व ज्ञानाने शुद्ध झाले आहेत ते माझ्या स्वरूपात मिळतात या संशय कसला श्लोकार्थ अकरावा हे अर्जुना जे जा भावनेने माझे भजन करतात त्याप्रमाणेच मी त्यांच्या इच्छा पूर्ण करतो सर्व लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाने चालणारे आहेत शिवाय असे पहा की जे ज्या ज्या भावाने मला भसतात त्या त्या भावाने मीही त्यांनाच तसाच भसतो हे पहा मनुष्य मनुष्यमात्राची स्वभावताच माझे भजन करण्याकडे प्रवृत्ती आहे परंतु ज्ञानाच्या अभावाने बुद्धीचे ठिकाणी भेद उत्पन्न होऊन मी जो एक आहे त्या माझे ठिकाणी ते अनेकत्व कल्पितात म्हणून मी अभेद असून माझ्या ठिकाणी भेद कल्पितात मी नामरित असून मला अनेक नावे देतात आणि मी शब्दात असून मला कोणी देव कोणी देवी असे म्हणतात मायेच्या अधीन होऊन जो मी नेहमी सर्व ठिकाणी सारखा आहे त्या माझ्या ठिकाणी ते भ्रांतीने वाईट चांगला असा भेद मानतात <coughs> श्लोकार्थावा कर्माच्या फलाच्या प्राप्तीच्या इच्छा धरणारे पुरुष या लोकी देवतांचे यजन करतात कारण या मनुष्य लोकी कर्मापासून फलाची सिद्धी त्वरित होते मग मनात नाना हेतू धारण करून जे ज्यास आवडतात ता उपचार ने अनेक देव मानून त्यांची उपासना करते अशा प्रकार ये थे जे इच्छित तसे, तसे प्राप्त होते परन्तु हे त्या कर कर्मा से है, अने तु -खर कर्मा कर्मा फल है अश्चया ने तू सम खरोखर पहता देना कि घेरा कर्माशिवा निसंशय दुसरा को ननुष्यलोकी कर्मापासन फलप्राप्ति होते जसे जमिनीत जे धान्य पेरावे त्या वाचून दुसरे उत्पन्न येते नाही किंवा आरशात जे पहावे तेच दृष्टीस पडते किंवा अर्जुना डोंगराच्या कड्याखाली ज्याप्रमाणे आपलाच शब्द आपण बोलल्याने प्रतिध्वनी येऊन उठतो <coughs> त्याचप्रमाणे अर्जुना प्रत्येक उपासनेला मीच आधारभूत आहे म्हणून प्रत्येकास त्याचे भावनेप्रमाणे फलप्राप्ती होते श्लोकार्थरावा गुणकर्मांच्या विभागानुसार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूत्र असे चार वर्ण मी उत्पन्न केले आणि म्हणून या वर्णाचा मी करता असे जरी दिसले तथापि मी अकर्ता आणि अविनाशी व असंसारी आहे असे जाण आता ह्याचप्रमाणे तू हेही लक्षात ठेव की हे जे चार वर्ण आहेत तेही गुण व कर्म यांच्या विभागाने मीच उत्पन्न केले आणि ज्या या चारी वर्णाच्या कर्मांची आपापल्या प्रकृती धर्माने आणि गुणांच्या तारतम्याने व्यवस्था केली आहे अर्जुना हे सर्व लोक एकता असून गुण व कर्म यांच्या योगाने चार वर्णांची व्यवस्था सहज झाली म्हणून पार्था असे पहा की याच कारणास्तव या, या वर्णभेदाच्या स्थापनेचा मी मुळीच करता नाही श्लोकार्थावा कर्मे मला बद्ध करीत नाही आणि कर्मफलाविषयी माझी आसक्तीही नाही असा मी आहे असे जो जाणतो त्याला कर्मे बद्ध करीत नाही हा वर्णभेद जरी माझ्यापासून झाला आहे तरी तो मी केला नाही असे जो जाणतो तोच कर्मातीत झाला श्लोकार्थ पंधरावा मी कर्म करून आकारता आहे असे जाणून पूर्वीच्या मुमुक्षूनी कर्मे केली म्हणून तूही पूर्वीच्या लोकांप्रमाणे कर्म कर पूर्वीते जे मुक्ष झाले त्याने अशा प्रकारेच मला जाणून सर्व कर्मे केली परंतु ज्याप्रमाणे भाजलेले बी पेरले असतात मुळीच उगवत नाही त्याप्रमाणे त्यांची निष्काम कर्मेच त्यांना मोक्षप्राप्तीस कारणीभूत झाली म्हणे अर्जुना त्यात आणखी एक गोष्ट अशी आहे की हा कर्माकर्माचा विचार शहाण्या मनुष्याने आपले इच्छेप्रमाणे करणे योग्य नव्हे श्लोकार्थ सोळावा कर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय हे दाडण्याविषयी मोठे दूरदर्शन देखील मोहात पडले आहे असे जे कर्म ते मी तुला सांगतो ते दांडे असता तू संसार दुःखापासून मुक्त होशील कर्म म्हणतात ते कोणते व अकर्माचे लक्षण काय हा विचार करता करता शहाणे देखील घोटाळ्यात पडले जसे खोटे नाणे खऱ्यासारखे हुबेहूब दिसल्याने ज्ञानांच्याही डोळ्यास संशयात घालते तसे नुसते मनात तर प्रतिसृष्टी निर्माण करणारे दे देखील आम्ही कर्मातीत आहोत अशा भ्रमाने युक्त होऊन कर्माचे पाशात सापडतात मग मूर्खांची अज्ञानांची गोष्ट कशाला पाहिजे येथे ज्ञानी लोकसुद्धा मोह पावलेत म्हणून तीच गोष्ट सांगतो ऐक श्लोकार्थ सतरावा कर्माचे विकर्माचे व अकर्माचे तत्व यथार्थ जाणलेच पाहिजे कारण त्या कर्माधिकांचे यथार्थ तत्व समजण्यास फार कठीण आहे जेथे आपोआप विश्वरचना संभवते तेच कर्म कर्मसमज आणि त्याचेच पहिल्या प्रथम यथार्थ ज्ञान करून घेतले पाहिजे मग जे कर्म वर्णाश्रमास योग्य व वेदांत सांगितलेले आहे त्याचीही निश्चित फळासह ओळख करून घेतली पाहिजे उलट ज्याला निषिद्ध म्हणतात क्या ही स्वरूप जाए आपोपस्त बद्ध होत नहीं एरवी हा कर्मा व्याप्ति इतकी गहन है कि सर्व जग कर्माधहीन पे आता ब्रह्मनिष्ठा चिन्ही थी ऐक श्लोकार्थ अठरावा जो कर्मत अकर्म पहतो व अकर्म कर्म पहतो तो सर्व मनुष्यात बुद्धिमान योगी व सर्व कर्मे करना हो फळाची आशा न धरता जो कर्मासे आचरण करतो पण ते कर्मा आपण करतो असे मानित नाही आणि त्याला अशा प्रकारे कर्मातीतपणा इतका चांगला समजला असतो की त्याशिवाय त्याला या जगात दुसरे काहीच कर्तव्य उरलेले नसते तथापि तो सगळे कर्मे नीटरितीने आचरीत आहे असे दिसते तोच अर्जुना ज्ञानी होय असे समजावे ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नदीच्या काठी उभा राहिल्यावर आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो तरी प्रतिबिंबाहून वेगळा आहे असे तो निशय समजतो अथवा नावेत बसून जाणाऱ्या मनुष्य नदीच्या काठावरील झाडे धावतात असे दिसते परंतु तेच खरे पाहू गेले असता त्याला ती झाडे अचल आहेत असे समजते त्याप्रमाणे सर्व कर्मे करीत असता कर्म करणे निवड खोटे आहे असे मानून मी कर्म करता नाही असे जो समजतो आणि सूर्य उगवतो व मावळतो एवढ्याच प्रमाणावरून तो चालतो असे आपल्यास दिसते तसे कर्म आचरित असता ते आपण करीत नाही असे जो जाणतो तो मनुष्यासारखा जरी दिसतो तरी तो मनुष्य नसून परब्रह्मच आहे असे समजावे ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी सूर्य तात नसतो त्याप्रमाणे जो ब्रह्मस्वरूप झालेला आहे तो जग पाहून पा पाहत नाही सर्व क्रिया करून कोणतीही क्रिया करीत नाही आणि सर्व भोग्य वस्तू भोगी भोगीत असून भोगीत नाही तो सर्व ठिकाणी हिंडला तरी त्याचे स्वकीय स्थान सुटत नाही इतकेच नव्हे तर तो स्वयमेव जगच झालेला असतो असे समज श्लोकार्थ एकोणीसावा ज्याच्या सर्व कर्माचे आरंभ संकल्प व फलांची इच्छा या विरहितला असतात त्याला ज्ञानीजन ज्ञानाग्नीने सर्व कर्मे दग्ध झालेला पंडित असे म्हणतात ज्या पुरुषाला कर्माचरणाविषयी खेद होत नाही परंतु होत कर्म कर्मफलांची इच्छा ज्या मनात मुळीत उद्भवत नाही आणि अमुक एक कर्म मी करीन अथवा अमुक एक कर्म सुरू केलेले शेवटाच नाही असा संकल्प देखील ज्या मनात स्पर्श करीत नाही आणि रूप अग्निचे मुखात ज्याने आपली सर्व कर्मे जाळून टाकली आहेत असा तो पुरुष म्हणजे परब्रम्ह आहे असे समज लो कर्माचे फालाची इच्छा सोडून देतो आणि आत्मानंद नित्य तृप्त राहून कशाचाही आश्रय करीत नाही तो, तो सर्व कर्मे करीत असला तरी वस्तुत काहीच करीत नाही जो शरीराविषयी उदासीन असतो कर्माप होना फलप्राप्ति विषयी निरीच नो सतोषा गाभा आत्मबोधा कभी ही पुरे मन श्लोकार् बासवा ज्या आशा सोडली है अपने चित्त व बुद्धि ही स्वाधीन है अशा प्रकार निरीक्षा ज्या सर्व संग्रह सोड़ा है त्याने शरीर निर्वाह निर्वाहापुर भिक्षाटना कर्मे के लिए तर्मा दोष लगते नहीं संसार प्राप्त हो सहजगत्या पली कत्सर रहीत कर्म पूर्ण किले हर्ष व खेद न माना अरुष संपूर्ण कर्मे करीतना ही कर्मबंधा ने लिप्त हो जो अहंकारात सुद्धा आशेची ओवाळणी करून अधिक प्रेमाने ब्रम्हखाची गोडी घेतो म्हणून ज्या ज्या वेळेस जे जे मिळेल त्यातच तो सुख मानतो आणि ज्याला आपले आणि दुसऱ्याचे असा भेद नाही तो आपल्या दृष्टीने ते जे पाहतो व ऐकतो ते तो आपणच होतो पायाने चालतो तोंडाने बोलतो व त्याचप्रमाणे शरीराने जितके व्यापार करतो ते सर्व आपणच बनतो हे असो परंतु जगतात आत्मस्वरूपा वाचून ज्याला दुसरे करा दिसत नाही त्याला कोणत्या कर्मापासून कसली बाधा होणार ज्या ठिकाणी मत्सर उत्पन्न होतो असा दुजेपणा ज्याच्या ठिकाणी मुळी चोरत नाही तो निर्मत्सर असून निर्मत्सर आहे असे बोलून काय दाखवायचे आहे तो सर्व प्रकाराने कर्म करीत असता कर्मरहित आणि सत्व रजतम हे गुण त्याचे अंगे असले तरी तो गुणात म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे यात संशय नाही लोकार्थ श्लोकार्थ तेसावा जो सर्वसंग विवर्जित असून धर्माधर्माच्या बंधातून पार पडला आहे आणि ज्याचे चित्त ज्ञानाचे ठिकाणी स्थिर झाले आहे जो तो जरी यज्ञ शेवटाच नेण्याच्या उद्देशाने कर्म करीत असला तरी त्याचे ते कर्म फलासह वर्तमान लय पावते तो देहधारी आहे तरी निर्गुणासारखा दिसतो आणि ब्रह्माच्या कशाला लावून पाहिला तर त्याच्यासारखा शुद्ध दिसतो असा जरी तो केवळ मुक्त आहे तरी एखाद्या वेळेस कौतुकाने यथाविधी यज्ञाधिक कर्मांचे आचरण करतो तरी ती संपूर्ण कर्मे त्याच्याच ठिकाणी लयाला जातात त्याप्रमाणे आकाशात अकाली उत्पन्न झालेले पोकठग दृष्टी केल्यापासून आपोआप लयाला जातात त्याप्रमाणे तो जरी वेदविहित कर्मे यथाविधी आचरित असला तरी त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा दुधाभाव नसल्यामुळे ती त्याचे स्थायी लय पावतात <coughs> श्लोकार्थोवीसावा का की होम साधन होम द्रव्य अग्नी होता आणि हवन क्रिया ही त्या ब्रह्मवेत्याच्या दृष्टीने ब्रह्मच आहे आणि ब्रह्मरूप कर्माच्या ठिकाणी लय लागून राहिलेल्या त्या ब्रह्मवेत्याला प्राप्त होणारे फलही ब्रह्मच आहे हे हवन त्याचा करता मी किंवा ह्या यज्ञाचा भोगता अमु अशा प्रकारे त्याच्या बुद्धीचा भिन्नभाव नाही म्हणून जे जे इष्टयज्ञ तो करतो त्यातील होमद्रव्ये व मंत्र ही सर्व आत्मरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहेत असे तो समजतो म्हणून अर्जुना ब्रह्म कर्म अशी समबुद्धी ज्याच्या अंतकरणात मांडली त्याने कर्म केले तरी ते नैष्कर्म्यच होय आता अविचाररूप बाळ बाळपणातून सुटल्यावर तारुण्याक ज्यांनी वैराग्याचा स्वीकार करून योगाभ्यासाची भक्ती आरंभली श्लोकार्थ पण हो। दुसरे कित्येक योगी दैवयज्ञ म्हणजे इंद्राधिक देवताकरता केलेला यज्ञ करतात दुसरे ब्रह्मरूप अग्नीचे ठिकाणी स्वधर्माने आत्म्याचे हवन करतात जे रात्रंदिवस यज्ञ करणारे आहेत त्याने गुरुवाक्यरूप अग्नीत मनासह अज्ञानाचे हवन केले अशा रीतीने योगरूप अग्नीत जे हवन करणे त्याला दैवयज्ञ म्हणतात हे पंडुकुमरा त्या योगाने आत्मसुखाचा लाभ होतो प्राक्तन कर्मानेच देहाचे पालन होते असा ज्याचा पूर्ण निश्चय असतो व जो आपले देहाचे संरक्षणाकरता काळजी करीत नाही तो दैवयोगाने महायोगी असे समजावे आता जे ब्रह्माग्नीचे अग्निहोत्री स्वकर्माने ईश्वरी वर्णन करतो ते ऐक श्लोकार श्रोत्रादी ज्ञानेंद्रियाचे हवन संयम रूपी आग्नित करतात आणि दुसरे कोणी शब्दादी पंचविषयांचे हवन इंद्रिय रूपी आग्नित करतात कोणी आत्मसंयम रूप अग्नीमध्ये होम करणारे ते काही आणि मानसिक या तीन युक्तिमंत्राने पवित्र इंद्रियरूप द्रव्याने हवन करतात कोणी वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर संयमाग्नीचे उद्धारण करून तो प्रज्वलित झाल्यावर इंद्रियरूप अग्निज्ञानाने पेटवतात त्या इंद्रियवा इंद्रियाग्नीने वैराग्यरूप ज्वाला घेतली तेव्हा लागलीच विषय विकार रूप लाकडे पेटली तेव्हा ज्ञानेंद्रियांच्या पाच विषयांच्या कुंडाचा आशारूपुराने त्याग केला मग वेदांत वेदात सांगितलेल्या विधीच्या योगाने इंद्रियूप अग्नी पेटलेल्या प्रदीप्त झालेल्या मनोनिग्रहरूपी अग्नीत सर्व इंद्रियांची प्राणांची कर्मे हवन करतात अशा प्रकारे कोणी आपल्या सर्व दोषांचे क्षालन केले कोणी हृदय रूप अरणीवर विचार रूप मंथा केला व तो रूप भाराने दाबून आणि शांतीरूप रज्जूने घुसळून रूप मंत्राने मंथन केला अशा प्रकारे सर्व वृत्तींचे ऐक्य करून मंथन केल्याने तेथे तत्काळ कार्य झाले ते कोणते तर ज्ञानाग्ने प्रज्वलित झाला तेव्हा प्रथम वृद्धिसिद्धींचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसाहून मग सूक्ष्म अशा आग्नीची ठेणगी उत्पन्न झाली यमनियमाने सहज तयार झालेले जे निर् निर्दोष मन त्याचे अग्नीला पेटवण घातले त्याच्या सहाय्याने मोठी ज्वाला उत्पन्न झाली नंतर वासना रूप समिधांना अनेक प्रकारचा मोह हे घृप्त लावून त्या जाळल्या नंतर जीवरूप दीक्षिताने ज्ञानरूपी प्रदीप्त केलेल्या अग्नीत इंद्रियकर्मांची आहुती दिली शेवटी प्राणकर्म हाच स्त्रुवा नावाचा यज्ञपात्रासह अग्नीत पूर्ण आहुती दिल्यावर ऐक्यबोध हे यज्ञाच्या शेवटचे अवघृ स्थान सहज घडले आणि संयमाग्नीत इंद्रियाधिक होमद्रव्याचे हवन करून बाकी राहिलेले जे आत्मसु तेच पुरोडाश म्हणून घेतले कोणी अशा रीतीने यज्ञ करून त्रिभुवनात मुक्त झाले म्हणून या यज्ञक्रिया जरी नाना प्रकारचे आहेत तरी त्यांची अखेर फलप्राप्ती एकच आहे श्लोकार्थ अठ्ठावीसावा आरंभलेले कर्म निश्चयाने कडेला नेणारे दुसरे योगी कोणी द्रव्ययज्ञ कोणी तपोयज्ञ कोणी योगयज्ञ कोणी स्वाध्याय म्हणजे वेदाध्यय व कोणी ज्ञानयज्ञ असे मोक्षप्राप्ती करता नाना प्रकारचे यज्ञ करतात हे जे योग सांगितले त्यापैकी एकाला द्रव्ययज्ञ म्हणतात एकाला तपस्साम्याने केलेला तपोयज्ञ म्हणतात एकाला अष्टांग साधनाने साधलेला योग म्हणतात ज्यामध्ये शब्दाने शब्दाचा होम केला जातो त्याला वाघ म्हणतात आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रह्म मिळते त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात अर्जुना हे सर्व यज्ञ फार बिकट असून त्यांचे आचरण करणे फार दुर्घट आहे परंतु ज्याने इंद्रिये जिंकले आहेत त्यास मात्र ते अधिकारपरत्वे करता येतील योग समृद्धीने सुसंपन्न असलेले पुरुषच हे यज्ञ करू शकतील कारण त्याने आपल्या जीवाचे आत्म्या ते ठिकाणी हवन केलेले असते श्लोकार्थ एकोणतीसावा त्याचप्रमाणे कोणी अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचा प्रक्षेप करतात दुसरे प्राणवायूच्या ठिकाणी अपानवायूचा प्रक्षेप करतात आणि कोणी प्राण व अपान या दोन वायूंचा निरोध करतात यांना प्राणायामपरायण योग्य असे म्हणतात कोणी अभ्यासाचे योगाने अपान वायुरूप आग्नेत प्राणवायुरूप द्रव्याचे हवन करतात हे पंडू कुमारा कोणी अपानवायू प्राणवायूत मिळवतात आणि कोणी दोन्ही वायूंचा निरोध करतात त्यांना प्राणायामी यज्ञ करणारे असे म्हणतात श्लोकारचा प्राना करता। नाश करतात कोणी हटयोगाच्या क्रमाने सर्व आहार जिंकून प्राणवायुरूपी अग्नीत त्वरेने प्राणांचे हवन करतात अशा प्रकारे मोक्ष प्राप्तीची इच्छा करणारे हे सर्व सांगितलेले यज्ञ करत असून त्यांनी या द्वारे आपले कामक्रोधाधिक विकार नाहीसे केलेले असतात अशा प्रकारे सर्व अविद्या अज्ञान जाळून टाकल्यामुळे त्याला स्वाभाविकपणेच शुद्ध स्वरूप उरते व अग्नी आणि यज्ञ करणारा असा भाव राहत नाही ज्या ठिकाणी यज्ञ करणाऱ्याची इच्छा पूर्ण होऊन यज्ञक्रिया संपतात आणि अर्थात शेवटी सर्व कर्मे नाही शेवतात ज्या ठिकाणी विचाराचा शिरकाव होत नाही श्लोकार्थ कुरु, लोक सनातन ब्रह्मप्रद प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्याला इहलोक देखील नाही मग परलोक कोठून असणार <coughs> असे जे अनाधिसिद्ध व शुद्ध यज्ञावशिष्ठ ब्रम्ह ब्रह्म त्या ब्रह्माचे ब्रह्मनिष्ठ लोक हे अहम ब्रह्म अस मी मी ब्रह्म आहे या मंत्राने सेवन करतात म्हणजे ब्रह्मरूप होतात याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमृत येऊन जे तृप्त होऊन अमर होतात ते सहज ब्रह्मत्व पावतात ज्यांच्या या यज्ञाचे आचरण घडत नाही ज्यांना विरक्ती माळ नाही ज्यांना आत्मसंयमन करता येत नाही व जे जन्मास आले असता योगायोग यो। योगयागही करीत नाहीत अर्जुना ज्यांची यहलोकी धडकत नाही त्यांची परलोकची हाल हवाल कशाला पुसतोस त्यांच्याविषयी गोष्टच बोलणे नको श्लोकार्थ बसावा याप्रमाणे जे अनेक प्रकारचे यज्ञ वेदाने सांगितले आहेत ते सर्व कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत असे समज असे तू जाणडेस म्हणजे तू मोक्ष पावशील अशा प्रकारे जे तुला पुष्कळ प्रकारचे म्हणजे बारा यज्ञ सांगितले त्यांच्याबद्दल वेदात पुष्कळ विस्ताराने चांगले वर्णन केले आहे परंतु वेदातील त्यांचे वर्णन ऐकून आपल्याला काय करायचे आहे त्यातील सार हेच की सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत एवढे जाणले असता कर्माची बाधा होणार नाही श्लोकार्थिसावा हे शत्रुतापणा द्रव्याने साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे कारण पार्था सर्व कर्मांचा ज्ञानामध्ये अंतर्भाव होतो अर्जुना ज्या यज्ञाचे मूळ वेद आणि ज्यात जड कर्मे पुष्कळ सांगितले आहेत आणि ज्यापासून केवळ स्वर्गसुख हाच अपूर्व लाभ होतो कर्म थे थे, ते कर्मयज्ञ खरे आहेत परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्रांचे लोपते त्याप्रमाणे ते ज्ञानयज्ञा की बराबरी पावत घेता योगी जनर त्रंदिवस जागृत वे ज्ञान फलोन्द्रे कर्मती बोधा खाण है व जे आत्मप्राप्ति करता भूकेले साधक तृप्ति से स्थान है ज्याण कर्मा की इच्छा राहली व तर्क बंद रहा ज्यादा योगा ने इंद्रिये विषय सेवन करणे विसरली ज्या ठिकाणी मनाचे मनपण गेले जेथे शब्दांची धाव खुंटली आणि ज्या ठिकाणी अंतर्गत जे ब्रह्म हो, ते प्राप्त होते ज्या ठिकाणी वैराग्याचे हीनत्व नाही होते, विचाराची उत्कंठा संपते आणि शोधल्याशिवाय आपलेपणा सहज आपल्यास दिसतो म्हणजे ब्रह्म हो प्राप्त होते श्लोकार्थ चौतीसावा ते ज्ञान प्राप्त व्हावे अशी इच्छा असल्यास तत्त्वदर्शी ज्ञाना नमस्कार करून नंतर प्रश्न करून त्यांची सेवा केली असता ते त्या ज्ञानाचा तुला उपदेश करतील असे समज असे दे चांगले ज्ञान ते तुला मिळवण्याची इच्छा असेल तर तू मागील श्लोका सांगितलेल्या या सत्पुरुषांची सेवा कर ते संत ज्ञानाचे घर असून सेवाधर्म हा घराचा उबरठ आहे तर अर्जुना सेवा करून तू त्या तो आपल्या आपल्या आधीन करून नंतर तन मन व जीव अर्पण करून त्यांचे चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांचे दास्य करावे मग त्या साधूस आपले इच्छित विचारले असता ते ते सांगतील आणि त्यांच्या सांगण्याचा अंतःकरणामध्ये बोध झाला म्हणजे मनात संकल्प उत्पन्न होणार नाहीत श्लोकार्थ पिसावं हे पांडुसुत पांडुपुत्रा ते ज्ञान प्राप्त झाले असता पुन्हा असा भेदरूपी मोह होणार नाही आणि त्या ज्ञानाने ही सर्व भूते तू आपल्या स्वतःचे ठाई आणि माझे ठाई पाहशील ज्यांच्या रूप उजेडाने चित्त निर्भय होईल आणि निसंशय ब्रह्माचे योग्य ते जाऊन पोहोचेल त्यावेळी तू आपल्यासह बाकीचे सर्व जग माझे स्वरूपात निरंतर पाहशील पार्था अशा रीतीने जेव्हा सत्पुरुषांची कृपा होईल तेव्हा तुझ्या अंतकरणात ज्ञानाचा उजेड पडून मोहरूपे अंधकार नाहीसा होईल श्लोकार्थत्तीसावा तू जरी सर्व पाप्यांपेक्षा अतिपाप्य असलास तरी ज्ञानरूप नौकेच्या साधनाने सर्व पापरूप समुद्र अनायासे तरुण असेल तू पातकांचे आगर भ्रांतीचा सागर अथवा भ्रमाचा पर्वत जरी असलास तरी ज्ञानाच्या शक्तीपुढे हे सर्व तुच्छ आहे असे या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे हे पहा की विश्वा एवढा जो काही निराधार ब्रह्माचा काळोख आहे तो ज्याच्या प्रकाशाला पुरता होत नाही विश्वाभासरूपी जो अज्ञा अध्न्या, अज्ञान अंधकार त्याला नष्ट करून जे ज्ञान अवशिष्ट राहते त्या ज्ञानापुढे मनातील अज्ञानाची काय कथा म्हणून तुझे मनात ही शंका येणे आहेच बरोबर नाही कारण ह्या जगात ज्ञानाच्या तोडीची दुसरी वस्तूच नाही श्लोकार्थ सजतीसावं अर्जुना प्रज्वलित झालेला अग्नि जसा काष्ठांचे भस्म करून टाकतो तसा ज्ञानाग्नी सर्व कर्मांचे भस्म करून टाकतो त्रैलोक्य पेटल्यावर आकाशात पसरलेल्या त्याच्या धुराला पार उडवून देणारी जी प्रळयकाळाची वावटळ तिला ढग नाहीसे करणे अवघड आहे का किंवा वाऱ्याच्या सहायाने भडकला असता जो पाणीही जाळून टाकतो तो प्रळयकाळचा अग्नि गवत आणि काठ्ठे यांनी विझेल का श्लोकार्थ अडतीसावा कारण ज्ञानाच्या बरोबरीचे पवित्र असे दुसरे ह्या जगात काही नाही आणि योगाने युक्त झालेला पुरुष काले करून ते आत्मविषयक ज्ञान स्वतःच मिळवतो असो ह्या गोष्टी कधी घडवून येणाऱ्या नाहीत आणि त्यांचा विचार करणे हे असंगत असते म्हणून ज्ञानाचा जो जो विचार करावा तो तो त्याच्या योग्यतेची पवित्र वस्तू दुसरे कोणतीच दिसत नाही ज्याप्रमाणे चैतन्याला दुसरा पडोसा नाही त्याप्रमाणे ह्या लोकी ज्ञान ही उत्तम वस्तू असून त्याच्याबरोबरीची दुसरी वस्तू कोठे मिळणार जर सूर्याचे कसोटीला त्याच्या प्रतिबिंबाचे तेज लागेल किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवटाळता किंवा पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू सापडेल तरच तर ज्ञानाच्या किंमतीची दुसरी वस्तू मिळेल म्हणून पुष्कळ प्रकाराने वारंवार विचार करून पाहता या ज्ञानाचा पवित्रपणा ज्ञानालाच आहे अमृताची चौकणी विचारली असता ती जशी अमृतासारखीच असे म्हणावे लागते तसे ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा आता ह्यापेक्षा ज्ञानाविषयी जास्त वाटाघाट करणे म्हणजे वेळ व्यर्थ घालवणे होय तेव्हा अर्जुन म्हणाला तुम्ही बोलता ते खरे आहे पण ते ज्ञान कोणत्याही उपायाने प्राप्त करून घ्यावे असे जो अर्जुन पुषणार तोस त्याचे मनातील हेतू देवाने जाणला आणि मग अर्जुनास म्हटले हे किरीटी ज्ञानप्राप्तीचा जो उपाय मी तुला आता सांगणार आहे त्या गोष्टीकडे लक्ष दे श्लोकार्थ एकोण एकोणचाळीसावा परमविश्वासू ज्ञानप्राप्तीविषयी तत्पर आणि इंद्रिय जिंकलेला असा पुरुषास ज्ञानप्राप्त होते व ते प्राप्त झाल्यावर लवकरच उत्तम शांती प्राप्त होते आत्मसुखाच्या गोडीने ज्याचे मन सर्व विषयाविषयी विटून जाते आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियांची मुळीच प्रतिष्ठा नाही जो आपली इच्छा आपल्या मनाला कळू देत नाही प्रकृतीच्या अधीनतेमुळे शरीराकडून घडलेल्या गोष्टी जो आपल्यावर ओढून घेत नाही आणि जो श्रद्धेच्या योगाने संतोष पावतो त्यालाच ज्ञान हे शोधित निश्चयाने प्राप्त होते त्याच्या ठिकाणी ओतप्रोत शांती भरलेली असते ते ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटून पुढे आत्मबोधाचा प्रकाश होतो मग तो जिकडे पाहिल तिकडे त्याला शांतीच दिसते आणि त्या शांतीच्या ठिकाणी खरोखर आपप्रभाव नसतो अशा रीतीने ज्ञानाविषयी जेवढे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे तर ती गोष्ट आता राहू दे श्लोकार्थाळीसावा अज्ञानी अविश्वासी व संशयुक्त असा पुरुष नाशाप्रत पावतो म्हणजे स्वार्थाला मुक्तो आणि त्या संशयी पुरुषास इहलोक परलोक व सुख, ही प्राप्त होत नाही हे पहा ज्या मनुष्याचे ठिकाणी अशा प्रकारच्या ह्या ज्ञानाची आवड नाही त्याचे जिणे काय म्हणायचे त्यापेक्षा मरण चांगले एखादे ओसाड घर किंवा प्राणा वाचून जसे शरीर त्याचप्रमाणे ज्ञानहीन मनुष्याचे जीवित मोहयुक्त होय खरे ज्ञान प्राप्त झाले नसेल परंतु ते प्राप्त होण्याबद्दल जो मनुष्य इच्छा बाळगतो त्याला काही ज्ञानप्राप्तीचा संभव आहे ज्ञान असण्याविषयीची गोष्ट राहिली परंतु ते प्राप्त व्हावे अशी इच्छा जो करीत नाही तो संशयरूप अग्नीत पडला म्हणून समज का की अमृतही आवडत नाही अशी अरुची देवा सहज उत्पन्न होते तेव्हा त्या मनुष्याचे मरण ओढवले आहे असे जाणावे त्याचप्रमाणे विषय सुखातच जो आनंद मानतो आणि ज्ञानप्राप्तीविषयी बेपर्वा असतो त्याला संशयाने ग्रासले या संशयने अशा रीतीने जो संशयात पडला तो निःसंशय भ्रष्ट झाला म्हणून तो इहलोकाच्या आणि परलोकच्या सुखास आचवला पण ज्याला संनिपा ज्वर झालाय त्याला ज्याप्रमाणे शीत उष्ण कळत नाही आणि तो तो ऊन आणि चांदणे सारखेच म्हणतो त्याचप्रमाणे खरे खोटे अनुकूल प्रतिकूल हित आहेत ही, ही, ही संशय पुरुषाला कळत नाही ज्याप्रमाणे जन्मांधास रात्र आणि दिवस ठाऊक नसतात त्याचप्रमाणे संशय पुरुषाला कशाचीच ओळख नसते श्लोकार्थ बेचाळीसावा अर्जुना ज्याने योगाने सर्व कर्माचा के संन्यास केला आहे ज्ञानाने ज्याचे संशय नाहीसे झाले आहेत व आत्मस्वरूप ज्याला प्राप्त झाले आहे त्या पुरुषाला कर्मापासून बंधन प्राप्त होत नाही म्हणून अर्जुना अज्ञानापासून उत्पन्न झालेला हा हृदयातील संशय आपला ज्ञानरूपशास्त्राने नाहीशा करून ईश्वर अर्पण कर्मयोगाचे अवलंबन कर आणि युद्धासूट म्हणून संशयापेक्षा दुसरे भयंकर पाप कोणतेच नाही प्राण्याचा नाश करण्याचे ते एक जाळे आहे या करता तू त्याचा राग सोडून आधी त्याला जिंक ज्या ह्याचे वास्तव्य ज्ञानाच्या अभावी असते जेव्हा अज्ञानाचा निबिड काळोख असतो तेव्हा हा संशय मनात जास्त वाढतो म्हणून तो विश्वासाविषयी कल्पना देखील येऊ नाही हा अंतःकरणातच भरून राहतो असे नाही तर ह्या बुद्धीलाही ग्रासून टाकतो आणि मग त्या मनुष्याला तिन्ही लोक संशयात्मकच दिसू लागतात <coughs> पण इतका जरी तो वाढला तरी त्याला स्वाधीन करून घेण्याला एक उपाय आहे तीव्र ज्ञान खडग जर हाती असेल तर त्या तिखट शस्त्राचा योगाने हा नाही सवतो आणि मग मनात दुखाचा देशही राहत नाही म्हणून पार्था आपल्या मनातील संशय नाहीसा करून लवकर उठ संजय धृतराष्ट्र राजा म्हणतो राजा ऐक ज्ञाने जनांचे जनक जे ज्ञानदीप भगवान श्रीकृष्ण ते अशा रीतीने मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले तेव्हा या सर्व पूर्वापार कथेचा विचार करून तो अर्जुन समयोचित असा प्रश्न करेल त्या कथेची जोडणी अभिप्रायाची शोभा व रसाची गोडी पुढे सांगण्यात येईल ज्याच्या बोलाच्या चांगलेपणावरून आठही रस वाळून टाकावेत आणि जो सज्जनांच्या बुद्धीला या जगतामध्ये विश्रांतीचे स्थान होय ज्या मराठी बोलापासून शांत रसच प्रकटेल व जो समुद्रापेक्षा गंभीर असून अर्थ भरीत आहे तो बोलाय का जसे सूर्यबिंब हे बचकेत मागण्या एवढेच दिसते परंतु त्याच्या प्रकाशाला त्रिभुवन सुद्धा पुरत नाही तशी या शब्दार्थाची व्याप्ती आहे असे अनुभवावे किंवा करपवृक्ष जसा कामीजनांच्या इच्छा पूर्ण करतो तसे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे म्हणून ह्यांच्याकडे लक्ष पुरवावे श्रोते हो तुम्हाला आणखी काय काय सांगावे तुम्ही जाणतेच आहात तेव्हा नीट लक्ष द्यावे एवढीच माझी विनंती आहे ज्याप्रमाणे एखादी स्त्री सुंदर गुणी आणि कुलशीलवती असून पतिव्रता आहे त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीवरून या बोलामध्ये सर्व अलंकार व शांतीही भरलेली दिसतात अगोदर साखरेची आवड असून ती जर अनुपानात दिली तर ती आनंदाने वरचेवर का न खावी साहजिकपणे मलयाग्री पर्वतावरील सुगंध व मंद असा वारा वाहत असून त्याला जर अमृताचे पूट मिळाले आणि दैवयोगाने तेथे जर पंचम पंचमस्वरासारखा नाद काने आला तर त्या वाऱ्याच्या स्पर्शाने जसे सर्व अंग गार होईल आणि गोडीने जिव्हेला समाधान होईल तसेच मधुर स्वर ऐकल्यावर कान बाहुवा म्हणतील त्याचप्रमाणे हीच कथा ऐकल्याने कानांचे पाळणे फिटेल आणि संसार दुखापासून काही एक विकार न होता ते नाही सेवतील जर मंत्राने शत्रूचा नाश होईल तर मग कमरेला कट्यार कशाल बांधावी तसे दूध साखरेने जर रोग नाही सेवतील तर कडुलिंबाचे सेवन का करावे त्याचप्रमाणे मनाला न जिंकता व इंद्रियांना दुःख न देता या श्रवणामध्येच प्रत्यक्ष मोक्ष आहे म्हणून निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात तुमच्या मनात जितकी उत्कंठ असेल तितक्या उत्कंठतेने हा गीतेचा अर्थ ऐका